श्लोक सातवा मशो जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रिया प्रकृती स्थानिकोकामध्ये जीवरूप पावलेला माझाच सनातन अंश प्रकृतीचे ठिकाणी स्थित अशा मनासह सहा, सहा इंद्रियांना आपल्या जवळ ओढून ऐसे शरीराची एवढे जई आत्मज्ञान वे पडे तई माझा अंशू आवडे थोडेपणे याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान शरीर तेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपाला त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते समुद्रका वायुवसे तर उलसे तो समुद्रांशू ऐसा दिसे समुद्र हा वायूच्या योगाने लाटांच्या आकाराने प्रकट होतो तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो ते पंडूस त्याप्रमाणे अर्जुना जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देह संबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी जीव लोकात जीव असा वाटतो पै जीवाची जी बोधा गोचरू जोहा धान तो जीव लोक शब्द अभिप्राव जीवाच्या ज्ञानाला जी हे घडामोड चाललेली दिसते ती जीव लोक या शब्दाचा अर्थ होय अगा उपजणे निमणे ठे साचची जे का मान तो जीव लोक मी म्हणे संसारुहन अर्जुना शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व नाहीसे झाले म्हणजे मी मेलो अशी जी खरोखरच समजूत होऊन बसलेली असते त्या समजुतीला मी जीवलोक अथवा संसार म्हणतो एवम विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रू का उदकी उदका अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तरेने पहा कि ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे त्याप्रमाणे पहा पै कामिराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोही वा तो तरी नव्हे अर्जुना स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पाहणारा तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते परंतु वास्तविक पहिले असता तो तर स्फटिक स्वरूपाने तांबडा नाही तैसे अनादी पण न अक्रियत्व न खंडे परी ऐसे आवडे ते जाण भ्रांती त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो आहे असा भासलो तरी माझा आरंभरहितपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा अक्रियपणा म्हणजे कर्मरितपणा मोडत नाही परंतु असे असूनही मी करता भोगता असे जे वाटते ती भ्रांती आहे असे समज किंबहुना आत्मा चोखटू हो उनि प्रकृती बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया फार काय सांगावे निर्लीप जो आत्मा तो अविद्या कार्य जे शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागत म्हणजे शरीराचे धर्म जे जन्म मरणादि त्याचा आपल्यावर अभ्यास करतो पै मनादि साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये तीए माझी मनोनी होये व्यापारारुढ मनासाही तो श्रोत्रादी करून जी सहा ज्ञानेंद्रिये जी वास्तविक प्रकृतीची कार्य करीत असताना ती माझी आहेत म्हणून जीव व्यापार करण्याला प्रवृत्त होतो आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधावी जे, जे, जे मोहेखाद्या संदेशाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे तैसा आपली या विस्मृती आत्मा आपनची प्रकृती सारीखा गमोनी पुढती तीएसीची भजे त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून आपणच प्रकृती म्हणजे शरीर आहोत असे समजून पुन्हा विषयोपार्जन द्वारा शरीरालाच भसतो मनाच्या रथी वळ श्रवणाची या निघे मग शब्दाची या रिघे राना जीवात्मा मनाच्या रथावर आरुढ होऊन म्हणजे मनाचा आश्रय करून श्रवणेंद्रियाच्या द्वाराने निघतो आणि मग शब्दांच्या राहनात प्रवेश करतो तोची प्रकृतीचा वागोरा त्वचे आणि स्पर्शाची या घोरा बनाजाय तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्शविषयरूपी भयंकर राहण्यात जातो कोण एके अवसरी प्रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रुपाच्या डोंगरी सैरा हिंडे का रिवाटा निघो निगा सुभटा रसाचा दरकुटा भरवची लागे कोणा एका वळेला नेत्रांच्या द्वारा बाहेर पडून रुपाच्या डोंगरावर मोकाट फिरतो अथवा जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी म्हणजे पोट भरायला लागतो ना तरी येणेची ी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लघी अथवा याच नाकाच्या देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो व मग गंधविषयीची भयंकर राणे ओलांडतो ऐसेनी देय नायके धरुनी मन जवळिके भोगी जती शब्दाधिके विषय भरणे अश्या तऱ्हेने देह व इंद्रिय यांचा स्वामी जीव तो मनास हाताशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो श्लोक आठवा शरीर जे नवीन जन्मातले नवीन शरीर पावतो आणि जे पूर्वीच्या जन्मातले जीर्ण शरीर टाकून देतो त्यामध्ये आणि त्यामधून तो, त्या त्या तो जीवरूपी ईश्वर गंधाश्रयापासून म्हणजे पुष्पाधिकांपासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिय घेऊन जातो परी करता भोगता हे जीवाचे तैची दिसे जै शरी का पैसे एका परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते कि जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो जैसा आथिला आणि तैची बोळखो ये धनंजय जै राजसे सेव्या अर्जुना जसा एखादा पुरुष ऐश्वर संपन्न व विलासी आहे येते, तो राजधानी च्या ठिकाणी धुमाडू हा जाणी जे तै निवाडू जै देह पाणी अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिय यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते कि जेव्हा जीवाला कर्मानुसार एखादा प्राप्त होतो अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी हे आपण या सभे काढी घेऊन जाय अथवा जीव जेव्हा एका शरीराला टाकतो तेव्हा तरी तो आपल्या बरोबरच हा इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्या बरोबरच तो, बरो तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो जैसा जा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडे याची गती सूत्र अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाऱ्याची पुण्य संपत्ती घेऊन जातो अथवा दोरा तुटला असता तो सूत्रधार कलसूत्री बाहुलींची गती म्हणजे हळणे चालणे घेऊन जातो ना ना मावळते नी तपने दर्शने हे असो दृती पवने जे जैसी अथवा मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्टी नेल्या जातात हा दृष्टांत राहू दे वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो श्लोक नववा श्रोत्रम चुस्पर्शन च रसन घ्रण आधी मनशायम विषयानुपेवते श्रोत्र चक्षु त्वचा जिव आणि घ्राण तसेच मन यांचा अंगीकार करून म्हणजे ती पुन्हा मांडून हा आत्मा शब्दादी विषयांचा उपभोग घेतो ते बी मनशष्ठाय धनंजय देह देहा पासून निगेला त्याप्रमाणे अर्जुना देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्या बरोबर मनासह पाच ज्ञानेंद्रिय घेऊन जातो मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे, जे देह अपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक मग इहलोकी अथवा स्वर्गात तो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो तेथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो जैसा मालवली या दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळी जे तेथ तेधवा तैसा चिफाके अर्जुना जसा दिवा मालवला असता तो प्रभेस जातो मग लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो तरी ऐसे सिया राहाटी अविवेकी यांचे दिले हे किरीटी गमेची गा परंतु अर्जुना अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच जे आत्मा देहाची मानिते कि आत्मा देहाला आला म्हणजे जन्माला आला आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला म्हणजे मेला हे सर्व तो खरेच म्हणतो ये रवी येणे आणि जाणे का करणे हा भोगणे हे प्रकृतीचे ते मानि सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि कर्माचे फळ सुख दुःख ते भोगणे हे धर्म प्रकृतीचे म्हणजे देहाचे असत ना तो अविचारी मनुष्य ते धर्म आत्म्याचे आहेत असे मानतो परि मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळे नि लोभे आला म्हणती परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली कि त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्माला आला आहे असे म्हणतात श्लोक धाववा उत्क्रामंतुजान गुणान्वित पश्ती पश्ती ज्ञान चक्षुष शरीर हो। सोडून जात असताना शरीर धरून राहत असताना विषयांचा उपभोग घेत असताना अथवा सुखादी गुणांनी युक्त असताना याला म्हणजे आत्म्याला देहाहून वेगळा असा अज्ञानी पाहू शकत नाही ज्ञानरूपी चुने पाहतातल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रपती भो त्याप्रमाणे त्या, त्या चेतनेच्या म्हणजे जीवाच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करतात अर्जुना त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक जीवाचे भोगणे असे म्हणताती गा नंतर भोग क्षीण झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसली नाही कि त्यावेळी अर्जुना आत्मा गेला गेला असे ओरडत पै रुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखु नसे तेथे पांडवा नाही तोगा। गाड हलत असताना पहावे तरच वारा वाहतो असे मानावे अर्जुना जेथे झाडच नाही तेथे तो वारा वाहत नाही कि काय का, का आरिसा समोर ठेवी जे आणि आपण पे तेथ देखिजे तरी ते धवाची जाले मानिजे काय नाही अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्या प्रतिबिंबाला पहावे तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे का तर त्याच्या म्हणजे आरसा पाहण्याच्या पूर्वी आपण नाही कि काय का परता केली आरिसा लोपे नाही आईसा निश्चय करावा अथवा आरसा बाजूला केल्यावर व त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा की काय शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगु अभराचा आरोपी जे वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे परंतु मेघाच्या कपाळावर आणला जातो म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो अथवा चंद्रावर ढगांच्या वेगाचा आरोप केला जातो तैसे होई जे जाई जे दे आत्मसत्य अविक्रिये निष्टी गा मोहे आंधळे ते त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे ते देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे विकारित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे म्हणजे अविचारी लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देही, देही ऐसे देखणे ते पाहिती त्या ठिकाणी म्हणजे जन्ममरणादि विकार होत असताना आत्मा आत्म्याच्या ठिकाणी पहावा म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे व देहाचे धर्म म्हणजे जन्म विकार देहाच्या ठिकाणी पहावेत म्हणजे जन्म मरणादिविकार देहाचे आहेत असे समजावे असे पाहणारे जाणणारे ते वेगळेच आहेत असे समज ज्ञान एका जयाचे डोळे देखोनी न राहती देही खोळे सूर्य रश्मी आणि ग्रीष्मी जैसे ज्यांची दृष्टी देहाला पाहून ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते ते कसे तर ग्रीष्म ऋतू मध्ये सूर्याची किरणे अणकुचीदार असतात ती मेघांच्या फळीला भेदन करून ज्याप्रमाणे बाहेर येतात त्याप्रमाणे तैसे विवेकाचे नि पैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मया तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निशय ओळखता येते गगन गगनी आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती देवसिला हि आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे हे प्रतिबिंब भास्रमाणे ते ज्ञानी आत्मा देहात सापडला असताना तो देहाहून वेगळा आहे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणीच आत्मा आहे तो देहात वास्तविक सापडलेला नाही असे जाणतात खळाच्या लगबगी फेडून खळाच्या भागी देखी जे चंद्रिका का उगी चंद्री जेवी खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून आणि त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी चंचल दिसले तरी जसे चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे पहावे काना डरची भरे शोषे सूर युतो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते अथवा पाण्याचे डबकेच भरते व वाळते व वा सूर्य जरी चे जला है, सूर्य आपन आहे चाहे। त्या डबकेत प्रतिबिंबित झाला आहे तरी तो सूर्य आपण आपल्याच ठिकाणी आहे तसाच आहे त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात म्हणजे देहाच्या उत्पत्ती मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात घटू मठू घडले ते पाठी मोडले परी आकाश ते असतची असे घट व मठ हे तयार केले व नंतर ते मोडून टाकले परंतु घटाबरोबर व न मोडता भरलेले आहे तसेच आहे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे त्याप्रमाणे अखंड म्हणजे त्रिकला आत्मसत्तेवर दृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात व आत्मा आहे तसाच आहे हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात श्लोक अकरावा यंतो योगीनश्चैनम पश्यंतमन्य व स्थितोप्यकृत आत्मा नो नैनम पश्यंत त्यापैकी यत्न करणारे योगी, योगी असतात ते याला म्हणजे आत्म्याला स्वतःमध्ये स्थित असा पाहतात यन करणारे म्हणजे ज्यांचे मन संस्कृत नाही ज्यांना वैराग्य नाही असे अविवेकी लोक यत्न करून देखील आत्म्याला पाहू शकत नाहीत चैतन्य चढे ना चेष्टे चेश्ट ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते चैतन्य वाढत नाही अथवा कमी होत नाही व ते कोणाला कर्म करायला हवीत नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञाना घेईल हो सकल शास्त्रांचे येईल सर्व स्वहात आणि ज्ञान ही आपल्या स्वाधीन होईल बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा हिशेब देखील देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल परिते व्युत्पत्ती ऐशी जरी विरक्ती नरी मानसी तरी सर्वात्मका मजसी नवेची भेटी परंतु वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेने त्यांची भेट भावायाची नाही पै तोंड भरो का विचारा आणि अंत करणि विषयांसी थारा तरी नातुडे धनुर्धर त्रिशुद्धी मी अर्जुना कितीही विचाराने म्हणजे ज्ञानाने तोंड भरलेले असे ना परंतु जर अंतःकरणामध्ये विषयान आश्रय मिळत असेल तर मी निश्चय करून सापडणार नाही बाबा अर्जुना झोपेत ग्रंथ बरळल्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटते का किंवा पोथीला स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल का ना बांधो निया डोळे घाणी लावी जती मुक्त फळे तरी तयांचे काय कळे मोलमान अथवा डोळे बांधून जर मोती नाकाला लावले तर त्या मोतींची किंमत अथवा पाणी कळेल का तैसा चित्ती अहते ठावो आणि जिभे सकल शास्त्रांचा सरावो ऐसेनी कोडी एक जन्म जावो परी माते त्याप्रमाणे चित्ता अभिमानाला जागा दिली आहे आणि जिव्हेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे अशा तरेने कोट्यावधी जन्म का परंतु अशा पुरुषाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता यावयाची नाही जो एकमेका समजते व्यापकू असे भूतजाती ऐकतीये व्याप्ती रूप करू जो मी एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे वर्णन करू ऐक